राजा गेले। ते होते। ते राजा गेले। ते हे राजा धीराज आमचे रक्षण कर कालिकेने राक्षसांना भक्षण केले चंड मुंडाचा वध केला आम्ही घाबरून आपणाकडे आलो आहोत हे राजा दानव आणि अश्वगजादी प्राणी यांच्या रक्ताचा नद्या वाहत आहेत मांसाचा खस पडला आहे केशरूपी शेवाळे पसरलेले आहे मस्तके भोपळ्याप्रमाणे इतस्त विखुरली आहे देवांना हे राजा धीराज आता आमच्या ज्ञातीचे रक्षण करा ती क्रुद्ध देवी क्षणातच सगळ्यांचा नाश करील तिचे वाहन सिंह आहे तोही रणात राक्षसांचे भक्षण करीत आहे हे राजा तू सह मरणाचा विचार करीत आहेस आमच्या कुलाचा नाश करीत असलेल्या त्या स्त्रीच्या प्राप्तीसाठी तू आपल्या ज्ञातीचा नाश करू हे राजवाधीन असल्याने आशा धरून कोणतेही दुःख देणारे कार्य अंगावर घेऊ नये हे जग देवाधीन आहे त्या स्त्रीने सर्व राक्षस वधले तू आजवर सर्व लोकपालांना जिंकलेस पण आज एक ती एकटी स्त्री तुझ्या बरोबर युद्ध करण्यास सिद्ध आहे पूर्वी पुष्कर तीर्थावर तू तपशर्या केल्यावर ब्रह्मदेवाने वर, तु के वर, ब्रह्म वर देताना तुला अमरत्वाविषयी सांगितले तेव्हा तू दैत्य, मानव सर्प किन्नर यक्ष अथवा इतरही पुरुष प्राण्यांपासून मला मृत्यू येऊ नये हे राजा या तुझ्या वरामुळे तुझा नाश करण्यासाठी ही स्त्री प्रकट झाली आहे म्हणून हे राजेंद्रा तू युद्ध करण्याचा विचार सोडून दे हे राजा सर्वांचा प्रलयकाल सत्वर नाश करणारी ती प्रत्यक्ष देवी आहे ती सर्व लोक उत्पन्न करते ती सुरेश्वरी शुभ तामसी आणि त्रिगुणात्मक आहे ती सर्व शक्तींनी संपन्न आहे हे राजा हे नीट लक्षात घे हे राजेंद्रा ती देवीच नित्य सर्वज्ञ अजिंक्य अक्षय नेहमी उदित असलेली गायत्री वेदमाता संध्या आणि देवांचेही अधिष्ठान आहे ती गौरी निर्गुण आणि सगुण असून देवांना अभय आणि सिद्धी देत असते ती अव्यय आनंद रुपिणी आणि आनंददात्री आहे असे असल्यामुळे हे राजा तू तिच्याशी वैर करू नकोस तिला शरण जा ती देवीच तुझे कल्याण करील तू तिच्या आज्ञेचे पालन केल्यास आपल्या ज्ञाना करीन जे शिल्लक राहिलेले राक्षस आहेत त्यांना तरी तू मृत्यू वाचव दैत्यांचे हे भाषण ऐकून शुंभाने वीरास उचित केले। हे मूर्खानो तुम्ही पराजित आहात त्यामुळे तुमच्याजवळ धैर्य नाही आता तुम्ही स्वस्त बसा अथवा पातालाच जा सर्व दैवाधीन असल्याने जयापजयाचा विचार का करावा ब्रह्मा विष्णू महेश हे देव ही दैवाधीनच आहेत म्हणून भवितव्याची काळजी न करता उद्योग करावा हे दैत्यानो सुख दुःख जन्म मरण हे सर्व दैववशात घडत असते म्हणून प्राज्ञजन विचारपूर्वक उद्योग करतात भित्रे लोक शोक करतात वेळ आल्यावर ब्रह्मा विष्णू महेश हे देखील नष्ट होतात इंद्रादी देवांनाही मृत्यू आहे असे असताना दैवाच्या अधीन असलेल्या माझा जय अथवा नाश झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण काय शूद्र बुद्धाच्या आव्हानामुळे पळून जाणे इष्ट नाही पलायनामुळे शेकडो वर्षांचे जीवन प्राप्त झाले तरी त्यात काय अर्थ आहे तेव्हा संग्राम करून जय अथवा पराजय यापैकी काहीही स्वीकारण्यास मी सिद्ध आहे उद्योगी पुरुष तर दैवाला मिथ्या म्हणतात भित्रे लोक दैवावर अवलंबून राहतात तस्मात उद्योग करणे हेच योग्य आहे कारण दळणारी बई जर केवळ जात्यापाशी बराच वेळ बसून राहिली तरी उद्योगाशिवाय पीठ तयार होणार नाही आता उद्योगात वैगुण्य असल्यास मात्र अपयश निश्चित असते देश काल शत्रूचे बल या सर्वांचा विचार करून कार्य केल्यास सिद्धीस जाते अशा प्रकारे त्या दानवश्रेष्ठाने युद्धाचा निश्चय केला शुंभाने रक्तबीजाबरोबर प्रचंड सैन्य देऊन त्याला युद्धास पाठवले शुंभ म्हणाला हे महाभाग्यवान तू आपल्या सामर्थ्याप्रमाणे युद्ध कर हे ऐकून रक्तबीज म्हणाला हे राजा तू निश्चिंत रहा मी कालीचा वध करून अंबिकेला धरून आणतो आणि आपले दास्य करायला लावतो असे सांगून तो रक्तबीज सैन्यासह रणांगणात गेला त्याला पाहून देवीने शंखनाद केला तेव्हा रक्तबीज सत्वत चामुंडेजवळ जाऊन म्हणाला हे बालिके शंखनादाने मला भीती दाखव करतेस काय माझे नाव रक्तबीज असून मी युद्धात सज्ज आहे हे मयुर कंठी आता संग्रामात बल दाखवतो पण हे सुंदरी तू थोडेसे ऐक श्रगार रस आणि शांतरस हे नवरसात श्रेष्ठ असून श्रृंगार रसराज आहे विष्णू आणि लक्ष्मी ब्रह्मदेव आणि सावित्री इंद्र आणि शची शंकर आणि पार्वती हे नित्य शृंगारात मग्न असतात ते सर्वदा समागम तत्पर राहतात तसेच प्राणी ही रसिकतेने संभोग करतात पण मूढमती जन मात्र शांतरसात एकाग्र झालेले असतात क्रोध लोभ असहिष्णुता मोह याने युक्त झाल्यावर ज्ञान आणि वैराग्य कसे संभवणार देवावर विजय मिळवणारा शुंभ आणि महाबलाढ्य निशुंभ यापैकी एकाला तू म्हणून स्वीकार असे म्हणून रक्तबीज देवीसमोर येऊन उभा राहिला रक्तबीजाचे भाषण ऐकून अंबिका चामुंडा आणि कालिका या मात्र एकमेकींकडे पाहून हेतूपूर्व हसू लागल्या